अध्याय दोनशे नव्वा वराहावतार वर्णन युधिष्ठिर म्हणाला हे महाज्ञानी सत्यपराक्रमे पितामह ऐश्वर संपन्न आणि अविनाशी अशा श्रीकृष्णाचे संपूर्ण चरित्र ऐकावे अशी माझी इच्छा आहे यास्तव हे पुरुषश्रेष्ठा याचे तेज कोणते आणि याने पूर्वी कोणते अत्यंत मोठे पराक्रम केले आहेत ते सर्व मला यथायोग्य कथन करा तसेच हे महाबलाढ्य प्रभु ने कोत्या कार्याग योनी मध्य अवतार घला मला कथन करा भी मी पूर्वी मी मृगया करना गेलोता मार्कंडे आश्रमा राहलो होजारो मुनी मजा दृष्टि पड़े मधुपर्क करुमान मी ही तो स्वीकार अभिनंदन के त्यावेळी महर्षी कश्यप यांनी दिव्य व अंतकरणास आनंद देणारी अशी कथा मला सांगितली ती मी तुला सांगतो एकाग्र अंतकरणाने ऐक पूर्वी दानवश्रेष्ठ असे नरकादी शेकडो दैत्य क्रोध व लोभ यांनी युक्त आणि बलामुळे उन्मत्त होऊन गेलेले होते तसेच दुसरेही अनेक रणमस्त दैत्य होते त्यांना देवतांचा तो अतिशय उत्कर्ष सहन होईना असा झाला यामुळे राजा ते देवांना पीडा देऊ लागले तेव्हा देव ते व देव देवर्षी आपापली स्थाने सोडून निरनिराळ्या ठिकाणी जाऊन राहिले तो हो ना इतकेच नव्हे तर त्या महाबलाढ्य व भयंकर दैत्यांनी व्याप्त होऊन गेल्यामुळे पृथ्वी अतिशय आर्त होऊन गेलेली आहे आणि त्या दैत्यांच्या भारामुळे व्याकुळ व खिन्न झाली असून बुडू लागली आहे असेही त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले त्यामुळे देवांना भीती उत्पन्न होऊन ते ब्रह्मदेवाना म्हणाले ब्रम्हन दानवांचा नाश करण्याचे सामर्थ्य काय करावे याचे ते मी पूर्वीच ठरवून ठेवले आहे त्यांना वर मिळालेला आहे यामुळे बलाने व मदाने ते धुंद होऊन गेले आहेत आणि म्हणूनच बाह्य विषयांप्रमाणे ज्याचे ज्ञान होणे अशक्य आहे अशा भगवान विष्णूचे स्वरूप त्यांना समजत नाही देवतांच्या हातूनही ज्याचा पराभव होणे अशक्य आहे अशा त्या श्री विष्णूने वराह स्वरूप धारण केले आहे आणि भूमीच्या अंतर्भागी वास्तव्य करणारे ते हजारो भयंकर दैत्य जेथे असतील तेथे जाऊन तो त्यांचा निपात करील हे ऐकून देवाना आनंद झाला पुढे महा तेजस्वी श्री विष्णूने वराहाचे स्वरूप धारण केले आणि भूमीच्या अंतरभागी प्रवेश करून दैत्यांवर चाल गेली। तेव्हा तो अमानुष प्राणी अवलोकन करताच कालगतीने मोह पावलेले ते दैत्य वेगाने त्वेषाने त्या वराहावर धावून गेले आणि क्रोधाने त्याला चोहकडून एकदम धरून ओढू लागले तथापि हे प्रभो प्रचंड सामर्थ्य व वीर्य याच्या योगाने शेफारून गेलेल्या त्या धिप्पाड दैत्यांच्या हातून त्याचे काही देखील झाले नाही तेव्हा मात्र त्यांना आश्चर्य वाटले आणि भीती उत्पन्न होऊन आपण मृत्युमुखी सापडलो असे त्यांना वाटू लागले पुढे हे भरतकुल भरतकुलश्रेष्ठा योगाचा प्रवर्तक व योगमूर्ती असा भगवान देवाधिदेव श्री विष्णू याने योगाचे अवलंबन करून दैत्यन त्या दैत्यनदानवास क्षुद्ध करण्यासाठी भयंकर गर्जना केली त्यामुळे सर्व लोक आणि दाही दिशा दणाणून गेल्या त्या गर्जनेने सर्व लोक क्षुब्ध होऊन गेले आणि इंद्रादी देवतांनाही अतिशय भीती उत्पन्न झाली त्या गर्जनेने मोहित झाल्यामुळे स्थावर जंगमात्मक सर्व जगाचे व्यापार अगदी बंद पडून गेले आणि सर्व दैत्यही त्या गर्जनेने भयभीत व श्री विष्णूच्या तेजाने अत्यंत मोहित होऊन गतप्राण होऊन पडले त्या वराहरूपी श्री विष्णूने पातालामध्ये प्रवेश करून त्या देवद्ष्ट्या दैत्यांच्या मांस मेद व अस्थी यांच्या राशी आपल्या खुराने उद्ध्वस्त करून सोडल्या सर्व प्राण्यांचा केवळ उपदेशक व सर्वांच्या शरीरामध्ये जीवस्वरूपाने प्रकाशमान असणारा तो महायोग संपन्न श्री विष्णू त्याला त्या प्रचंड गर्जनेमुळेच सनातन असे नाव पडले ती गर्जना झाली तेव्हा सर्वदेव जगन्नायक महात्मा ब्रह्मदेवाकडे गेले आणि विचारू लागले हे प्रभू कोण हा हा कसला ध्वनी हे काही समजत नाही अथवा ज्याच्या योगे सर्वजग व्याकुल होऊन गेले आहे तो हा कशाचा ध्वनी याच्या प्रभावाने देव आणि दानव या उभयताना ही मोह उत्पन्न झाला आहे हे महाबाहू युधिष्ठिरा देव असे बोलत आहेत तोच वराहरूप धारण केलेला श्री त्या ठिकाणी प्रकट झाला त्यावेळी महर्षी त्याची स्तुती करीत होते ब्रह्मदेव म्हणाला देव हो असे गडबडू नका स्थिर व्हा महाबलाढ्य प्रचंड शरीर असलेला सर्व प्राण्यांची काळजी वाहणारा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जीवरूपाने वास्तव्य करणारा सर्व भूतांचा नियंता महायोगी केवल चैतन्य स्वरूप सर्व विघ्नांचे निवारण करणारा जो श्री विष्णू तोच दानवश्रेष्ठांचा संहार करून प्राप्त झाला आहे निरुपमक संपन्न व प्रचंड ऐश्वर्य भूतभावन श्री हे अत्यंत उत्कृष्ट व इतरास अशक्य कार्य केले आहे है यास्तव तुम्हें भीति वगने अथवा शोक कि संताप करना का ही कारण नहीं सर्व विधि ही याूपे आन सर्वादक व संहार करना काल ही आहे। सर्वलोक पालन करना हा जो महात्मा यानेच ही गर्जना के लिए है तो हा पुंडकाक्ष सर्व प्राण्यास कारणीभूत महापराक्रमी सर्वलोक ज्या प्रणाम असा अविनाशी और ऐश्वर्य संपन्न है ओम तत्स